प्रकरण तेरा समारोप वर्षभर ज्याचा ध्यास घेतला होता त्या लहानश्याच पुस्तकाचे काम एक वेगळेच समाधान देऊन गेले वर्षभर एका वेगळ्याच जगात वावरण्याची ती अनुभूती होती काही क्षण असेही आले वाटले सोडून द्यावे परंतु कोणतेही अभ्यासपूर्ण प्रदीर्घ काम स्वतःसारखे सरळ कधीच नसते अनेक गाठी सोडवाव्या लागतात ताणतणावांचे तण बाजूला काढावे लागतात शिवाय अर्धवट सोडले तर वाटणारी खंत अधिक बोचरी असेल हे जाणवत होते आता एकदम हलके वाटत आहे कार्यपूर्तीचे समाधान जरी वाटले तरी त्याबरोबरच एक पोकळी निर्माण झाल्याचेही जाणवते पूर्वी नाटकाच्या रिहर्सल चालू असताना दिवसभरी जात असे तसाच अनुभव प्रबंध लिहिता नाही पण नाटकाचा प्रयोग होऊन गेल्यावर एकदम रितेपणा आहे तोच अनुभव प्रबंध पूर्ण झाल्यावरही आला एक पोकळी निर्माण होते कारण काही काळ मन पूर्ण रिकामे होऊन जाते जीवनात भरीव मन व नंतरची पोकळी हे रहाट काडगे मनाच्या पातळीवर सतत चालू असते आड्री ऑड्री से चरित्र लिहून संपल्यावर रिलॅक्स तर वाटलेच पण रिकाम्या झालेल्या पोकळीत एक प्रतिमा सामोरी आली एक मोठा गंधित रंगीत फुलांनी व हिरवाईने नटलेला डोंगर त्याच्या निमूळत्या शिखरामागे तेजाने तळपणारा तेजोगोल शिखरावर सोनेरी किरणांचा शिडकावा ऑडरीच्या अष्टपैलू रंगदार टवटवीत व्यक्तिमत्वाने झळाळणारे ते डोंगर शिखर त्याच्या एका बाजूला पायथाशी महायुद्धाचा डोम पेटलेला तर दुसऱ्या बाजूच्या पायथ्याशी अविकसित देशातील असह्य दारुण कोलाहल असे ऑड्रीचे कोला जीवनचित्र अवघड आव्हान पेलत जीवनाचे चढ उतार झेलणारे जसे की रतन टाटा म्हणतात अप्स अँड डाऊन्स इन लाईफ आर व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप अ गोईंग बिकॉज अ स्ट्रेट लाईन इवन इन अ ई सी जी मीन्स वी आर नॉट अ लाइव आठरीचे दोन विवाह त्यातील घोर निराशा व विवाह न करता यशस्वी ठरलेले आजन्म साथीदाराबरोबरचे सहजीवन हे दुरून निहाळताना मनात विचार येतात ही विवाह संस्था अनादि काळापासून जितकी डळमळीत तितकीच भक्कम व जितकी भक्कम तेवढीच डळमळीत शेतीचा शोध लागला गुहेतील माणूस एका जागी स्थिरावू लागला मालकी हक्क मानवी मनात जागू लागला तेव्हा प्रथम विवाह होऊ लागले मालकी हक्क एका टोळी पुरता मर्यादित होता परंतु नंतर अहंकार व मालकी हक्काची जाणीव वाढत गेली पुरुषाला स्वातंत्र्य व बाईला मातृप्रेमामुळे बांधील अशी विभागणी झाली पुढे वेदकाळातील स्त्री स्वातंत्र्य संकोचत संकोचत स्त्रीवरील अनन्य अन्याय रूढ होऊ लागले मग विवाह संस्था एकांगी तरी जगभर रूढ झाली त्यानंतर दोन महायुद्धांमुळे पती गमावलेल्या असंख्य स्त्रिया शिक्षणासाठी अर्थार्जनासाठी घराबाहेर पडू लागल्या हळूहळू त्यांची अस्मिता स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव तीव्र होऊ लागली तेव्हा घटस्फोटाची कायदेशीर पद्धत उदयाला आली वो पती-पत्नीचा विभक्त होण्यास साथ देव लागले हॉलिवूडमधील चित्रसृष्टीत तर घटस्फोट व पुनर्विवाह ही एक सामान्य बाब होऊन राहिली एलिझाबेथ टेलरने सात वेळा विवाह केला व घटस्फोट घेतले रिचर्ड बर्टनशी तिने दोन वेळा विवाह करून दोन वेळा घटस्फोट घेतला आता तर ते अतिशय सुलभ झाले आहे तरीही विवाह संस्था इतकी चिवट आहे की हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा नष्ट होत नाही जगभर अनेक परंपरा काळाच्या उदरात गडब झाल्या पण प्राचीन विवाह विवाहसंस्था मुडकळीस आली तरी नष्ट होत नाही आता सर्व जगभर अठरा ते 20 वर्षे वयाची तरुण पिढी अधिक शहाणी झाली आहे लिव्हिंग टुगेदर व ब्रेकअप हा साचाही लोकप्रिय होत आहे वय झाल्यावर विवाह व अलीकडे तर वयाची साठी उलटल्यावरही घटस्फोट असे अघटित घडू लागले आहे ऑटरीच्या असफल विवाहांचा विचार करताना त्यामागील कारण उलगडत जाते माणूस हा प्राणी विश्वकर्म्याने मोठा गमतीशीर घडवला आहे अन्य प्राण्यांपेक्षा वेगळी अशी विचारशक्ती निर्णय शक्ती सदसद्विवेकबुद्धी अशा काही अन्य गोष्टी त्याच्या मेंदूत भरल्या आहेत जोडीला अहंकार मत्सर क्रोध लोभ असे विकारही ठासून भरले आहेत व माणूस ही, ही गुंतागुंतीची निर्मिती करून ठेवली आहे स्त्री पुरुषांचे परस्पर आकर्षण नैसर्गिक प्रेम जिव्हाळा मालकी हक्काची भावना असा सर्व सूक्ष्म गुंता ऑटरीला व तिच्या दोन्ही पतींना सोडवता आला नाही ऑटरीचा जीव तोडून निस्वार्थपणे झोकून देऊन प्रेम करण्याचा स्वभाव तशाच अपेक्षा व दोन्ही बुद्धिमान असामान्य असणाऱ्या पतींच्या अपेक्षा आकांक्षा त्यांची स्वयंसिद्धता या सर्वांचा गुंता कोणालाच सोडवता आला नाही शेवटी रॉब वॉल्डर्सने मात्र विवाह न करताही तो सोडवला त्यामुळे असीम शक्यता असणाऱ्या स्त्री पुरुषांच्या नात्यांमध्ये हा गोंधळ चालूच राहणार मात्र त्यासाठी आध्यात्मिक विचार शक्तीची जाण जागवली तर सर्वच ऐहिक आयुष्य हा एक खेळ वाटतो रसरसून खेळण्याचा तरीही दुरून न्याहाळण्याचा त्यासाठी विहंगम दृष्टी मिळवणे काहींना साधते काहींना नुसतीच जाणवते ऑड्री हेबरच्या लिजंडरी व्यक्तिमत्वात ती होती व नव्हती तिच्या वाटेत अनेक असामान्य दुखे सामोरी आली त्यामुळे ती खचलीही पण उपजत विनोद बुद्धी खेळकर आनंदी स्वभाव प्रेम व करुणा यांनी उथमलेले अंतःकरण यामुळे ती सर्वांवर मात करीत गेली शेवटी एखाद्या संताप्रमाणे निसर्गाला दाद शांतपणे तिने इहलोकाचा निरोप घेतला ऑड्री हेबन फेररवर पेक्षा अधिक पुस्तके तिच्या वेगवेगळ्या गुणांवर व चरित्रात्मक अशी लिहिली गेली मलिसा हेल्स्टनने हाऊ टू बी लवली द ऑड्री हेबन वे ऑफ लाईफ हे सुंदर पुस्तक लिहिले तिला सतत जाणवत राहते की एक स्त्री कशी असावी याचे आदर्श उदाहरण म्हणजे ऑड्री चित्रपटात व प्रत्यक्ष जीवनात स्वतःची भूमिका कशी उत्कटपणे साकारावी ते तिच्याकडून शिकण्यासारखे आहे रोनाल्ड स्पोटो ने एंजैटमेंट द लाइफ ऑफ ऑड्री हेडबर्न ये पुस्तक लिखले तड्री मे मूर्तिमंत स्टाइल एलिगन्स व ग्रेस जगन्मान्य यशवंत की स्त्री होती जगभर लाखो लोग तिसे चाहते होते तरी तिला तिचा खासगी जीवन सर्वाधिक रस होता तिला खरेतर सगले फैशन क्वीन मन ने चित्रपट सृष्टीतील नामवंतांची ऑड्री विषयक विधाने गोळा केली होती ग्रेगरी पेकला वाटते की ती जितकी सुंदर आहे तेवढीच खेळकर वृत्तीची आहे तिची विनोद बुद्धी तीव्र आहे ती जेवढी नाजूक आहे तेवढीच कणखर आहे ऑड्रीचे वागणे बोलणे आदरणीय व खानदानी आहे हे चटकन जाणवते असे कॅरी ग्रँडला वाटत राहते लुकाने ऑड्री ॲट होम या पुस्तकात लिहिले त्याला ऑड्रीची त्याच्या आईची भूमिका सर्वाधिक माहीत असते एबीसी टेलिव्हिजन मालिकेमुळे ऑड्रीची भूमिका एका वेगळ्याच पातळीवर व्यक्त झाली ऑड्री विलक्षण खुलवेळी होती तिच्या निसर्गप्रेमामुळेच तिने तिचे कायमचे घर स्वित्झर्लंडमधील निसर्गरम्य खेड्यात वसवले होते ते तिचे आजन्म विसाव्याचे शांतीसधन होते त्या भोवतीची बाग म्हणजे जणू नंदनवन होते असंख्य फुलझाडे वृक्षवेली फळझाडे अशी त्या बागेची चिरसंपत्ती होती ऑड्री म्हणत असे की टू प्लांट अ गार्डन इज टू बिलीव्ह इन टूमॉरो ऑड्रीने सादर केलेली अराउंड द वर्ल्ड इन 80 गार्डन्स ही दूरदर्शन मालिका जगभर गाजली सर्वोत्तम उद्यानांमध्ये तिला प्रवास करावे लागले व समर्थपणे रसाळपणे तिने ती सादर केली त्याचे व्हिडिओ तयार झालेले आहेत ऑड्रीने सादर केलेल्या त्या मालिकेविषयी चार्ल्स हाऊसर मन मोकळी प्रशंसा करतो ऑड्री प्रत्येक उद्यानातील फुलाफुलांचे फळांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यातील सौंदर्य रसाळपणे वर्णन करते ते ती कधी काव्यातही गुंटते ती तर वृक्षवेली व फुले यांच्याशी जणू स्नेहभावाने उत्कटतेने बोलत असते बागेतून हिंटताना सौंदर्यवती ऑड्री वेताच्या भल्या मोठ्या सुंदर परडीत टवटवीत फुले सोबत नेत असते जगातील त्या सर्वोत्तम बागांनाच ऑड्रीशिवाय अधिक कोणी आवडले असावे असे वाटत नाही ऑड्री आपल्याला सांगते निसर्ग व मनुष्य यांना जोडण्याचे काम ही सुंदर उद्याने करीत असतात या मालिकेविषयी ऑड्रीची चाहती सँड्रा ग्रीफिस एका कवितेतील ओळीशी ऑड्रीची तुलना करते ओ रोज हू डेअर्स टू नेम धी पण तिला म्हणावेसे वाटते ओ ऑड्री हू डेअर्स टू नेम धी मनी फेस या चित्रपटाचा दिग्दर्शक स्टॅनले डोनन ऑड्रीच्या व्यक्तिमत्वाचे नेमके वर्णन करतो त्याला वाटते तिचे व्यक्तिमत्व लोहचुंबकासारखे सर्वांना आकर्षून घेणारे होते परंतु तिने स्वतपोती एक काचेची भिंत बांधली होती प्रत्येकाला तिच्या अगदी जवळ जावेसे वाटे पण ती तर काचेच्या भिंतीच्या मागेच असे ऑड्रीचे जीवन तिच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू विविध लोकांना दिसले प्रत्येकाने आपापल्या स्वतंत्र दृष्टिकोनातून तिचे वर्णन केले शेवटी जीवनातील रसाळपणाजपत सृजनशील जीवन भरभरवून जगणाऱ्या तरीही जीवनाच्या क्षणभंगुरतेची सखोल जाण असणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांच्या शब्दातच समारोप करावा वाटतो ते म्हणतात लेट युअर लाईफ लाईटली डान्स ऑन द एजेस ऑफ टाईम लाईक ड्यू ऑन द टिप ऑफ लिव्ह इन द ड्युअलिझम ऑफ डेथ अँड लाईफ There is harmony